पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय पाचवा अर्जुन म्हणाला हे कृष्णा तू ज्ञानाची फार प्रशंसा करतोस त्यामुळे मला वाटू लागले आहे की कर्म करण्याची काही आवश्यकता नाही परंतु नंतर तू कर्माचीही प्रशंसा करतोस त्यामुळे यज्ञ कर्म करणे हेच योग्य आहे असे मला वाटू लागले परंतु या दोनपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर आहे हे जर तुम्हाला सांगितलंस तरच मला शांती मिळेल हे ऐकून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले संन्यास म्हणजे ज्ञान आणि कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत परंतु मला या दोनपैकी एकाचीच निवड करावी लागणार असेल तर मी म्हणेन की योग म्हणजे अनासक्तीपूर्ण कर्म हे श्रेष्ठ आहे जो माणूस कोणाचाही वा द्वेष करत नाही कशाचीही इच्छा ठेवत नाही आणि जो उष्ण शीत सुख दुःख वगैरे सारख्या विरोधी गोष्टीपासून दूर राहतो तो सन्यासी असतो मग तो कर्म करत असो की नसो यामुळे काहीही फरक पडत नाही असा माणूस सहज कर्म कर्मबंधनापासून मुक्त होतो अज्ञानी माणूस ज्ञान आणि कर्म वेगवेगळे आहेत असे म्हणू शकतो ज्ञानी माणूस नाही दोघांची फळ एकच आहे आणि दोघेही एका स्तनाकडे घेऊन जातात त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकच आहेत हे जो ओळखतो तोच खरा ज्ञानी शुद्ध ज्ञान असलेला माणूस केवळ इच्छा करून आपले इप्सित साध्य करू शकतो त्या त्याकरता बाह्यकर्म करण्याची त्याला गरज नसते जेव्हा चनकपुरी जळत होती तेव्हा इतर सर्व लोकांचे कर्तव्य ती आग विजण्याकरता धावपळ करणे होते जनकराजाचे नाही कारण जनकराजाचे सेवक त्याचे आज्ञापालन करण्याकरता तयार होते आग विझवण्याकरता जनकराजा जर स्वतः पाण्याचे भांडे घेऊन धावत गेला असता तर लोक त्याच्याकडे पाहत राहिले असते आपले कर्तव्य विसरले असते आणि त्याला आगीपासून वाचवण्याकरता धडपडू लागले असते त्यामुळे आग विझवण्याच्या कामात व्यत्यय झाला असता परंतु आपल्यापैकी कोणीही एकदम जनकाची अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही ती स्थिती फार दुर्लभ आहे करोडोतून एखादाच आपल्या सेवेच्या बळावर या अवस्थेप्रत पोहोचू शकतो आणि ही अवस्था काही गुलाब पुष्पाच्या शय्येप्रमाणे सुक्कर नसते माणूस जससा निस्वार्थ कर्म करू लागतो तसतशी त्याची विचारांची ताकद वाढू लागते आणि त्याला बाह्य कर्माचा कमीत कमी आधार घ्यावा लागतो परंतु या बदलाची त्या व्यक्तीला मात्र क्वचितच जाणीव असते या बदला करता तो धडपडतही नसतो त्याने स्वतःला केवळ सेवाकार्याकरता वाहून घेतलेले असते त्यामुळे सेवा करण्याची त्याची शक्ती इतकी वाढलेली असते की सेवा कार्यापासून विसावा घेण्याची गरजही त्याला कुचितच पडते आणि अखेरीस त्याची सेवा केवळ संकल्पापर्यंतच मर्यादित होते अतिशय वेगात जाणारी गोष्ट स्थिर असल्यासारखी वाटावी तसेच हे असा माणूस काहीही करत नाही असे म्हणणे चुकीचे होईल परंतु या अवस्थेची केवळ कल्पना करता येऊ शकते तिचा अनुभव घेता येऊ शकत नाही त्यामुळे मी कर्मयोग पसंत करतो करोडो लोक निष्काम कर्म करूनच संन्यासाची फळे उपभोगतात त्यांनी जर सन्यास घेण्याचा प्रयत्न केला तर दोन घोड्यांवर बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वरांप्रमाणे त्यांची अवस्था होईल ते जर संन्यासाकडे वळत असते तर ते दांभित्यकडे वळण्याचा धोका होता आणि त्यांनी कर्म करणे बंद केलेले असल्यामुळे ते सर्व काही गमावतात परंतु ज्या माणसाने निस्वार्थ कर्माद्वारे स्वतःला शुद्ध केलेले असते मन आणि इंद्रिये ज्याच्या नियंत्रणात असतात आणि जो सर्व प्राणीमात्रांशी तादात्म्य पावलेला असतो आणि स्वतःला त्यांच्यातील समजतो अन्नासा माणूस अहोरात्र कर्म करत असला तरी तो त्या कर्मापासून वेगळा असतो त्याला कर्मबंधने बांधू शकत नाही तो बोलतो चालतो दैनंदिन कामात भाग घेतो परंतु त्याच्या हालचाली या केवळ त्याच्या कर्मेंद्रियाच्या हालचाली असतात तो काहीच करत नाही असे आढळून शारीरिक दृष्टीने निरोगी असलेल्या माणसाच्या हालचाली स्वाभाविक आणि उत्स्फूर्त असतात उदाहरणार्थ त्याच्या पोटाचे कार्य तो काही करत नसताना चालत असते त्याला त्याची काळजी घेण्याची गरज नसते त्याचप्रमाणे ज्याचा आत्मा निरोगी आहे तो माणूस अलिप्त असतो तो, तो काहीही करत नाही असे दिसते असा माणूस आपली सगळी कर्म ब्रम्हार्पण करतो व ब्रम्हदेवाच्या वतीने तो सर्व कामे करतो त्यामुळे तो कर्म करत असला तरी त्या कामाच्या चांगल्या वाईट फळाचा तो भागीदार होत नाही कमलपत्र पाण्यात राहत असू नये पाण्यापासून अस्पर्श असते त्याचप्रमाणे योगी पुरुषालाही कर्मफलाचा स्पर्श होत नाही अशा प्रकारची अनासक्ती ज्याने मिळवलेली असते त्याला योगी म्हणतात मनाने बुद्धीने कार्य करत राहू नये अनासक्त भावाने काम करत असताना ती व्यक्ती अहंकार विरहित होते शुद्ध होते व तिला स्वर्गीय शांततेचा लाभ होतो तिलाच योगी असे म्हणतात उलट पक्षी अयोगी व्यक्तीला कर्मफलाची अपेक्षा असल्यामुळे ती आपल्याच इच्छांची गुलाम बनते योगी नऊदारे असलेल्या या देहात आनंदात राहतो त्याने आपल्या सर्व कर्मांचा बुद्धिपूर्वक त्याग केलेला असतो व त्याला काही करायचे नसते आणि कुणाकडून काही करवणंही घ्यायचे नसते त्यामुळे तो सुखी असतो संस्कारी शुद्ध आत्मानं पाप करतो पुण्य करतो ज्याने कर्माफलाबद्दलची आसक्ती काढून घेतलेली असते अहंकाराचा नाश केलेला असतो फळांचा त्याग केलेला असतो ती व्यक्ती जडवत होऊन वागत असते निमित्त वर्तत असते तिला पाप पुण्याचा स्पर्श कसा होऊ शकेल मालकाच्या म्हणजे ईश्वराच्या हुकमाप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे काम करणाऱ्या यंत्रासारखी त्या व्यक्तीची परिस्थिती होते त्यामुळे अशा निंदा निंदास्तुतीत भागीदार होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही उड़ट पक्षी अज्ञानी माणूस सतत गणित करत असतो मी इतके पुण्यकर्म केले इतके पाप केले असे करत करत तो अजून खोलवर खड्ड्यात रुतत जातो त्यामुळे अखेरीस तो एकाच गोष्टीकरता पात्र ठरतो पापाकरता जो माणूस दररोज ज्ञानाद्वारे आपले अज्ञान नष्ट करत जातो त्याच्या कार्यातील शुद्धता दिवसेंदिवस वाढत जाते आणि जगालाही तो परिपूर्ण आणि गुणवान पुरुष असल्याची जाणवू लागते अशा माणसाची कर्मे स्वाभाविकपणे होत असलेली दिसून येतात असा पुरुष समदर्शी होतो अशा योगी पुरुषाच्या दृष्टीकोनातून विद्वान आणि सौजन्यशील पुरुष ब्रम्हज्ञानी ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि पशुपेक्षाही नसलेला माणूस हे सर्व सारखे असतात म्हणजे या सर्वांची तो सारख्याच भक्तिभावाने सेवा करतो तो एकाचे आदरपूर्वक स्वागत करत नाही की दुसऱ्याला घृणीने धुडकावून लावत नाही निस्वार्थ सेवा करणारा माणूस स्वतःला जगाचा रुणको समजत असतो तो प्रत्येकाच्या कर्जाची परतफेड करण्याचा व प्रत्येकाला प्रत पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो असा माणूस इथे सर्व जगाला जिंकून घेतो या भूतलावरील प्रत्येक प्राणी मात्राकडून पाहून त्याला त्यातील ईश्वराचे दर्शन होते व त्या प्राण्याची सेवा करत असताना त्याला ईश्वराची सेवा करत असल्यासारखे जाणवते कोणी त्याची स्तुती केली तर तो आनंदाने नाचत नाही आणि कुणी त्याच्यावर निंदेचा वर्षाव केला तरी त्याला त्याचे दुःख होत नाही आसक्ती असलेली व्यक्ती या भौतिक जगात गुंतलेली असते स्वतःबाहेर सुखाचा शोध घेत असते उलट पक्षी अहंकार अहंकारविरित होऊन अनासक्त भावाने काम करणाऱ्या माणसाने आपले मन बाह्यविषयातून काढून घेतलेले असल्यामुळे त्याला चिरंतन शांततेचा झरा स्वतःच्या आतच असल्याची आढळते सर्व इंद्रियजन्य सुखांमधूनच वेदनांचा उगम होत असतो त्यामुळे प्रत्येकाने कामना क्रोध या यासारख्या षड्रीपूंचा हल्ला परतवून लावला पाहिजे निस्वार्थ योगी सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणाकरता अहोरात्र झटत असतो त्याचे सर्व संशय नष्ट झालेले असतात तो या जगात राहत असला तरी तो या जगाचा नसतो प्राणाया वगैरेच्या मदतीने त्याने आपली दृष्टी आत वळवलेली असते व कामनांवर विजय मिळवला असतो मी सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे सखा आहे आणि त्याग त्यागभावने करण्यात आलेली सेवाही माझ्याकडेच पोचत असते हे त्याला माहीत असल्यामुळे त्याला चिरंतन शांतता प्राप्त होते